पुस्तक नातं मैत्रीचं लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील काव्या घरी आली तेव्हा श्रीधर तिचीच वाट पास बसला होता काव्या म्हणाली मनीषचं लग्न अगदी जक्काच झालं आता आम्ही तिघे लग्नाच्या बंधनात अडकलो गेलो श्रीधर तू अजून कॉफी नाही घेतलीस श्रीधर म्हणाला तुझ्याबरोबर गप्पा मारत कॉफी घ्यावी म्हटलं लगेच काव्याने कॉफीचं मग श्रीधरला दिला श्रीधर म्हणाला तू आता म्हणालीस लग्नाच्या बंधनात अडकली त्यापेक्षा त्या, त्या दोघांनी सहजीवनाची सुरुवात केली हे बरोबर वाटतं काव्या म्हणाली तुझं बरोबर आहे लग्न या संस्थेवर खूप खूप वेगवेगळी मतं आणि वादविवाद आहेत लग्नानंतर आता झाला तिच्या कानाखालचा वगैरे म्हटलं जातं किंवा आता झाली सासू असं मुलीला म्हटलं जातं लग्नाच्या आधीच यावर अशी मतं प्रकट करून मुलामुलींची कधीकधी दिशाभूल होते कधी मुलामुलींनी अशी काही जोडपी बघितलेली असतात की त्यांचा लग्नाच्या विचारालाच विरोध होतो आजकाल हा ट्रेंड वाढत चाललाय असं नाही का तुला वाटत खरं तर लग्न ही गोष्ट प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे त्याकडे तुम्ही एक असं नातं जे तुम्हाला आयुष्यभर सुखदुःखात साथ देणार असतं एकमेकांच्या साथीनं कुटुंब मुलं या जबाबदाऱ्या मिळून पार पाडताना त्यातील सुखही अनुभवायचं असतं पण आजकाल लग्न म्हणजे एक कटकट असाही मुलामुलींचा ग्रह झालेला दिसतो काव्या म्हणाली खरंय तुझं करिअरच्या नावाखाली लग्न पुढे ढकललं जातं किंवा मनासारखा जोडीदार न मिळाल्यानं लग्न करण्याचं लांबत राहतं श्रीधर म्हणाला खरं तर लग्न हा आयुष्यातील एक टप्पा असं म्हटलं तर सारं काही त्या सामावेला सोपं जातं अनेक क्षण तुम्हाला मोळवून टाकणारेही असतात एरवीही तुम्हाला अपयश दुःख असतं नाही काव्या म्हणाली हो आजकाल मुलींनाही लग्न एक ओझं वाटायला लागलं आहे पैसा मिळवून चैनीत दिवस घालवावे असं त्यांना वाटतं श्रीधर म्हणाला या चैनीतून मिळणारा आनंद हा क्षणिक असतो पुन्हा तुम्हाला एकाकीपणाची भावना कधीतरी जाणवतेच काव्या म्हणाली तेच तर श्रीधर तुझ्यासोबत मला माझे दिवस कसे जातात ते कळतही नाही प्रत्येक दिवशी एकमेकांसाठी गोष्टी करण्यात किती आनंद मिळतो एकमेकांच्या साथीनं प्रत्येक दिवस घालवण्यात किती मजा येते पण तू बाहेर जातोस तेव्हा या मला गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होते चला आता मनिषच सहजीवन असंच फुलो गप्पा मारता मारता एक दीड तास निघून गेला काव्या म्हणाली चल आता जेवायचं बघायला हवं श्रीधर म्हणाला चल आज बाहेरच जाऊया जेवायला नाही श्रीधर मी तुझ्यासाठी मस्त काहीतरी करते मला तशी फारशी भूक नाही आणि काव्या किचनमध्ये गेली काव्या ऑफिसमध्ये गेली आणि कॉफीचा कप तिच्यासमोर आला काव्याला आता प्रोजेक्टचं काम संपल्यानं फक्त रुटीनमधले बंगलोज किंवा फ्लॅटच्या डिझाईनचं काम करायचं होतं एका भव्य प्रोजेक्टवर काही महिने काम केल्यानंतर तिला हे काम अतिशय किरकोळ वाटत होतं मनीषताई तिच्या डोक्यात विचार येऊन गेला त्याच्या आयुष्यात आता सोबत अधिक मजेचे आणि आनंदाचे क्षणी होत असंही तिला वाटून गेलं तोच तिचा फोन खनाडला सारंगीचा फोन होता सारंगी म्हणाली काव्या काल लग्नात आपलं फारसं बोलणं झालंच नाही वेळ झाला आता वे नक्की आपण भेटू काव्या म्हणाली हो सारंगी मलाही आवडलं असतं तुला भेटायला पण दोन तीन दिवसात आम्ही दोघं टूर प्लॅन करतोय मी श्रीधरला प्रॉमिस केलं होतं आणि यावेळी मात्र जावंच लागणार प्रोजेक्टही पूर्ण झाला आहे त्यामुळे मिस्टर शाही मला सुटी नक्कीच देतील सारंगी म्हणाली वा काव्या मस्त मजा करूनिया। या काव्या म्हणाली तुझं कसं चाललंय माझं ऑफिसचं काम मस्त सारंगी म्हणाली मग आपण मनिषाला की कॉफी शॉपमध्ये भेटूया अगदी नक्की नेहमी धमाल सारंगी आता मनीषशी आपल्याला अशी मैत्री ठेवता येईल का सारंगी म्हणाली का नाही आपलं त्याच्याशी निखळ मैत्रीचा नातं आहे आणि मनीष अनुष्काशी आपल्याबद्दल कितीदा तरी बोलला आहे तसं काव्या म्हणाली हो अगं सारंगी अगदी खरं आहे पण मला उगीच असं वाटून गेलं माझी तर त्याच्याशी नेहमीच भेट होत असते त्याच्याशी अनेक विषयावर मला मन मोकळेपणानं बोलता येतं झालं तर मग सारंगी म्हणाली असलं काही मनात आणू नकोस जशी आपल्यामध्ये मैत्री असू शकते तशी मनीषशी का असू शकत नाही काव्याला तिचंही म्हणणं ऐकून बरं वाटलं आणि आपण उगाच काहीतरीच विचार करत होतो असं वाटलं काव्यानं फोन ठेवला आणि ती मिस्टर शाहांच्या ऑफिसात गेली आठ दिवसांच्या सुटीबद्दल तिने प्रस्ताव ठेवला तेव्हा मिस्टर शाहनी तिला खुशीत म्हटलं काव्या तुला थोड्या चेनची गरजच आहे अतिशय महत्वाचं प्रोजेक्ट तू उत्तम पूर्ण केला आहेस तेव्हा मस्त एन्जॉय करु काव्याला हे ऐकून तिच्या मनावरचं ओझं उतरलं चला आता लवकरात लवकर ही बातमी श्रीधरला कळवायला हवी म्हणून तिने श्रीधरला फोन लावला पण यंगए येत होता मग तिनेही त्याला घरी जाऊनच ही बातमी सांगावी असं वाटलं काव्या घरी पोचली आणि तिने श्रीधरला आठ दिवस सुटी मिळणार असल्याची बातमी सांगितली तो श्रीधर म्हणाला क्या बात आहे काव्या यासारखी गुड न्यूज दुसरी काय असणार मीही आठ दिवस सुटी टाकतो आणि आपण तयारीला लागूया काव्या म्हणाली अरे पण आपण कुठं जरा आहोत ते तरी सांग श्रीधर म्हणाला आज मी तेच शोधण्याचं काम केलंय काव्या आणि तुला आवडेल अशाच ठिकाणी आपण जाणार आहोत काव्या म्हणाली आता माझी उत्सुकता तू आणखी तारू नको सां श्रीधर म्हणाला गेस करतूस काव्या म्हणाली आता लवकर सांग बघू मी कॉफी आणते काव्या कॉफी करायला आत गेली श्रीधरने लॅपटॉप काढला काव्या आली तो त्याने तिला डेस्टिनेशनचा फोटो दाखवला काव्या म्हणाली कमालीचं सुंदर आहे उटी अगदी बरोबर ओळखलंस काव्या म्हणाली म्हणजे नितांत सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला जायला मिळणार मी तर जाम खुश झाले श्रीधर म्हणाला चार दिवस उटी आणि बेंगलोर मैसूर दोन दिवस आणि जाण्या येण्यासाठी एक एक दिवस असा आठ दिवसाचा आपला मॅजिक टूर असणार काव्या म्हणाली तू सर्व प्लॅनिंग केलस म्हणजे ते परफेक्टच असणार श्रीधर म्हणाला सर्व काही पाहून ठेवलं आहे तारीख फायनल झाली म्हणजे लगेच सर्व बुकिंग करून टाकेन काव्या म्हणाली आणि मी बॅग भरण्याच्या तयारीला लागते श्रीधर म्हणाला हो त्याची जबाबदारी तुझ्याकडे येत्या आठ तारखेला चालेल ना काहीच प्रॉब्लेम नाही मग मी आठ ते सोळाचं बुकिंग फायनल करतो पण खर्चाचं काय श्रीधर म्हणाला त्याचा विचार अजिबात करू नकोस आठ दिवस मौजेत घालवायचे काव्या म्हणाली श्रीधर आपल्या दोघांचं इन्कम असल्यानं कधी आपल्याला विचार करण्याची गरजच पडत नाही ना श्रीधर म्हणाला हो तर आणि मला वाटतं नुसतं पैसा कमावणं महत्वाचं नसून तो योग्य ठिकाणी व योग्य रीतीने खर्चही केला पाहिजे बरोबर आहे तुझं नाहीतर अनेक कुटुंबात आपण पाहतो वर्षोनुवर्ष कुठेही फिरायला म्हणून जात नाही श्रीधर म्हणाला चला म्हणजे आपण त्या बाबतीत योग्य निर्णय घेतला आहे काव्य नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आपल्या कामात घडवून गेली होती एका बँगलोरचं डिझाईन ती करत होती भरपूर वेळ घेऊन उत्तम डिझाईन करण्याचा मानस होता टूरला जायच्या आधी फक्त एक रफ आराखडा तयार करण्याचं तिनं ठरवलं होतं जागा असल्यानं मनाप्रमाणे डिझाईन करण्यास भरपूर वाव होता तिनं नेटवर्क आणि बऱ्याच ठिकाणची डिझाईन त्यासाठी डोळ्याखालून घातली एका डिझाईननं तिचं लक्ष वेधून घेतलं त्याचा लुक अतिशय टूमदार आणि देखना वाटला बाहेरून त्याचं लँडस्केप अफलातून केलेलं होतं निरनिराळ्या रंगांच्या वेलींनी घर मडवल्यासारखं बासत होतं पण कुठेही कृत्रिमपणा न जाणवता त्या फुलांची रंगसंगती आकर्षक केली होती तोच मनीष टेबलाजवळ येऊन थबकला काव्य आश्चर्याने म्हणाली तुझी सुटी संपली सुद्धा मनीष म्हणाला अगं पंधरा दिवस होऊन गेले किती सुटी घेणार काव्या म्हणाली तुमची हनीमून ट्रीप कशी झाली मनीष म्हणाला झक्कास माउंट आबू अनुष्कला, तर फारच आवडलं काव्या म्हणाली मग काय दोघं खुश आहात तर मनीष म्हणाला काव्या खरं सांगू तुझ्या अनुभवानं तू तु सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणल्या आणि मला फार सोपं गेलं नाहीतर मला खरंच टेन्शन आलं होतं सर्व नीट पार पडायला हवं अनुष्का आमच्या घरात चांगली रुळेल ना पण आईची आणि तिची आठ दिवसांतच गट्टी झाली एकमेकींचे गुण आणि अवगुण मी एकमेकींना आधीच सांगितल्याने गैरसमज न होता दोघींनी एकमेकींना समजून घेण्याचा पवित्रा घेतला काव्या म्हणाली मनीष सुरुवातीला हे नातं जर नीट जपलं तर ते पुढ्या खऱ्या अर्थाने बहरतं एकमेकांबद्दल विश्वास तयार होतो पण सुरुवातच जर कुरुबुरणी झाली तर मग सारस भिनसत जातं मनीष म्हणाला आमच्या ट्रीपच्या तयारीसाठी अनुष्काला आई मदतही करू लागली प्रवासातला फराळ गोळ्या औषधतीनं आवर्जून दिली काव्या म्हणाली हे मस्तच झालं आम्ही पुढच्या आठवड्यात उटीला चाललोय मस्त धमालेणार आहे श्रीधरही जोरात तऱेला लागलाय मणीष म्हणाला खरंच काव्या तुला आता चेनची गरज होतीच फिरू नये मस्तपैकी आणि तुझा प्रोजेक्टही पूर्ण झालाय तेव्हा निवांतपणे फिरता येईल चल काव्या आपण कॉफी घेऊया काव्या म्हणाली नाही आज नको श्रीधर घरी वाट पाच असेल मणीष म्हणाला तू परत आल्यानंतर भेटूया काव्या म्हणाली अरे सारंगीचा फोन आला होता मग तिघे परत आल्यावर कॉफी शॉपमध्ये भेटूया असं म्हणत मनीष गेला आणि टेबल वरील फाइल ठेवल्या पर्स डबा डबाटा ती घरी जायला निघाली काव्या घरी पोचली श्रीधरने कॉफी केली आणि बेडरूममध्ये काव्या जातास तिला कपड्यांचा पसारा पडलेला दिसला श्रीधर अरे हे काय पसारा केला आहेस श्रीधर म्हणाला तू आधी बस आपण कॉफी घेऊ आणि मग तुला सर्व सांगतो श्रीधर म्हणाला काव्या आपल्याला कोणकोणते कपडे न्यायचे ते जरा बघत होतो काव्या म्हणाली मी आल्यावर केलं ना। श्रीधर म्हणाला म्हणजे तू नेहमी आउटिंगला ते दोनच ड्रेस घातले असते काव्या नेहमीपेक्षा वेगळे ड्रेस यावेळेला मी बाजूला काढले आहेत वेस्टर्न टाईपचे काव्या म्हणाली मला तसलं काही घालायला फारसं आवडत नाही श्रीधर म्हणाला एवढा हौसने घेतला ना ऑफिसला नाही तर निदान बाहेर घालायला काय हरकत आहे मी सुद्धा काही शॉर्ट्स घेतल्या आहेत त्यावर हे टी काढून ठेवले आहेत यातले कुठले घ्यायचे ते चॉईस कर लगेच काव्याने त्यातील तीन शर्ट बाजूला काढले काव्या म्हणाली हा स्काय ब्लू टी काय मस्त दिसतो तुला आणि ब्राऊन टी शर्टवर ही क्रीम शॉट मस्त दिसेल श्रीधर म्हणाला फार नाही पण नेहमीपेक्षा वेगळे लुक देणारे कपडे घालून आपले फोटोही झक्कास येतील काव्या म्हणाली खरंच फोटो, से फोटो सेशनसाठी उटी एक मस्त प्लेस आहे बरंच ऐकून आहे त्याबद्दल आणि आता प्रत्यक्षात जायला मिळणार म्हटल्यावर मला तर फारच उत्सुकता आहे श्रीधर म्हणाला अस्सल चहा आणि कॉफीचे मळेही पाहायला मिळतील आणि त्याचा स्वादही चाखायला मिळेल काव्या म्हणाली खरच, ही आपली ट्रीप एकदम लाजवाब ठरणार असं दिसतंय श्रीधर म्हणाला हो नेहमीप्रमाणे खासच ठरणार आणि आपलं मन पुन्हा ताजतवानं होऊन आपण कामाला लागणार हो खरंय तुझं श्रीधर आपल्याला मनसोक्त हिंडत एकत्र वेळ घालवायला मिळेल आणि गप्पा करायलाही असं बोलून काव्या जेवणाच्या तयारीला निघून गेली काव्याचा आज ऑफिसमधला शेवटचा दिवस मग ती आठ दिवस सुट्टीवर जाणार होती तसं बँगलोरसह तिने रफ आराखडा तयार केलाच होता मनात सर्व कल्पना योजूनही ठेवल्या होत्या आल्यानंतर त्या इम्प्लिमेंट करायच्या असं तिनं ठरवलं होतं मिस्टर शहाकडे तिने रजेचा अर्ज दिला मिस्टर शहानी काव्या मस्त एन्जॉय कर ट्रीप म्हणून शुभेच्छाही दिल्या तिच्या कामावर ते नेहमीच खुश असत काव्यानं सर्व आवरावर केली तेवढ्याच सारंगीचा सा फोन आला कधी भेटायचा आपण तिनं विचारलं काव्या म्हणाली मनीषही मी बोलले आपण आल्यावर नक्की भेटणार आहोत तिनंही हॅपी जर्नी म्हणून फोन ठेवला काव्याने मनीषला फोन केला आणि आल्यावर नक्की भेटूया असं म्हणताच मनीष म्हणाला हो तर तुझ्या उटीच्या गमती जमती आम्हाला ऐकायला नक्की आवडतील आम्हाला चहा कॉफी आणायला मात्र विसरू नको काव्या म्हणाली ते बरं मी विसरीन तुमच्यासाठी खास घेऊन येणारच असं म्हणत तिनं फोन ठेवला घरी आल्यावर राहिलेली पॅकिंग केली श्रीझर्ननेही बरीच मदत केली दोन बॅग्स रेडी केल्या एक बॅग म्हणता म्हणता दोन बॅग झाल्या होत्या काव्यानं काही स्नॅक्सची पाकिटंही खाण्यासाठी घेतली होती सकाळी पहाटे पाच वाजता एअरपोर्टवर पोहोचायचं होतं श्रीधर म्हणाला चल काव्या आता फार जागत बसू नको पहाटे आपल्याला लवकर उठायला हवं